मत अध्याय चौदा त्यावेळी हेरोदा ने येशू बातमी ऐकली तेव्हा त्याने आपल्या सेवकांना म्हटले येशू हा बाप्तिस्मा स्वास करणारा योहान आहे तो मेलेल्यातून उठला आहे त्यामुळे तो हे चमत्कार करीत आहे हेरोदा ने आपला भाऊ फिलीप पत्नी हेरोदिया हिच्यामुळे योहनाला अटक करून तुरुंगात टाकले होते कारण योहान त्याला सांगत होता तू हरुदियाला ठेवणे योग्य नाही हेरोज त्याला मारा वयास पाहत होता पण तो लोकांना भीत होता कारण लोकांचा असा विश्वास होता की योहान संदेशा आहे हेरोजाच्या वाढदिवशी हेरोदियाच्या मुलीने दरबारात नाच करून हेरोदाला संतुष्ट केले त्यामुळे त्याने शपथ वाहून ती जे काही मागेल ते देण्याचे अभिवचन तिला दिले तिच्या आईच्या सांगण्यावरून ती, आई ती म्हणाली मला त्याचे तपकात बाबतीस म करणारा योहान याचे शिर द्या हेरोध राजाला फार वाईट वाटले तरी त्याने आपल्या शपथपूर्वक दिलेल्या वचनामुळे व आमंत्रित लोकांमुळे ते द्यावे अशी आज्ञा केली आणि त्याने तुरुंगात माणसे पाठवून योहानाचे शिर तोडले मग त्यांनी त्याचे शिर तपकात घालून त्या मुलीला आणून दिले तिने ते आपल्या आईकडे आणले मग त्याच्या शिष्याने येऊन त्याचे प्रेत उचलून नेले व त्याला पुरले आणि त्यांनी जाऊन जे घडले ते येशू सांगितले मग ते ऐकून येशू तेथून नावेत बसून निघून गेला व नंतर नावेतून उतरून माळा रानावर एका निवांत व एकाकी जागी गेला लोकांनी हे ऐकले तेव्हा ते पायी त्याच्याकडे गेले मग तो किनाऱ्यावर आला जेव्हा त्याने मोठा लोकसमुदाय पाहिला तेव्हा त्याला ते ते त्यांच्याबद्दल कळवळा वाटला म्हणून जे आजारी होते त्यांना त्याने बरे केले मग संध्याकाळ झाल्यावर त्याचे शिष्य त्याच्याकडे आले आणि म्हणाले ही माल रानावरची उजाड जागा आहे आणि भोजन वेळ होऊन गेली आहे लोकांनी गावामध्ये जाऊन स्वतःकरिता अन्न विकत घ्यावे म्हणून त्यांना पाठवून द्या परंतु येशू त्यांना म्हणाला त्यांना जाण्याची गरज नाही तुम्हीच त्यांना खायला द्या तेव्हा ते त्याला म्हणाले पाच भाकरी व दोन मासे याशिवाय इथे आमच्या काहीच नाही तो म्हणाला त्या इकडे आना, मग लोकांना गवतावर बसण्याची आज्ञा केल्यावर त्याने त्या पाच भाकरी व दोन मासे घेऊन वर आकाशाकडे पाहून त्यावर आशीर्वाद मागितला नंतर त्याने भाकरी मोडून शिष्यांना दिल्या व शिष्यांनी लोकास दिल्या ते सर्व जेवून तृप्त झाले मग त्या उरलेल्या तुकड्यांच्या त्यांनी बारा टोपल्या भरून घेतल्या जे जेवणाऱ्यांमध्ये स्त्रिया व मुले मोजली पुरुष मात्र पाच हजार होते मग तो स्वतः लोकसमुदायास निरोप देईपर्यंत त्याने शिष्याना नावेत बसून लगेच आपल्या पुढे पलीकडे जाण्यास सांगितले लोकांना पाठवून दिल्यावर तो प्रार्थना करण्यास एकांत ठिकाणी डोंगरावर गेला रात्र झाली तेव्हा तो तेथे एकटाच होता पण त्यावेळी नाव किनाऱ्यापासून बऱ्याच अंतरावर होती व ती लाटांनी हेलकावत होती कारण वारा समोरून वाहत होता मग पहाटेच्या वेळी तो पाण्यावरून चालत शिष्यांकडे आला शिष्य त्याला पाण्यावरून चालताना पाहून घाबरून गेले त्यांना वाटले भूत भीत आहे की काय म्हणून ते भूत भूत, भूत असे ओरडू लागले पण येशू लगेच त्यांना म्हणाला काळजी करू नका मी आहे भिऊ नका पेत्र म्हणाला प्रभू जर तो तूच आहेस तर मला पाण्यावरून तुझ्याकडे यायला सांग येशू म्हणाला ये मग पेत्र नावेतून पाण्यात उतरला व पाण्यावरून चालत येशू कडे जाऊ लागला पण तो पाण्यावरून चालत असतानाच वारा व लाटा पाहून तो भ्याला आणि बुडू लागला बुडताना ओरडला प्रभू पुन्हा वाचवा आणि लगेच येशूने आपला हात पुढे करून त्याला धरले व म्हटले अरे अल्पविश्वास तू माणसा तू संशय का धरला मग ते नावेत बसल्यावर वारा थांबला तेव्हा जे नावेत होते ते त्याला नमन करून म्हणाले तुम्ही खरोखर देवाचे पुत्र आहात नंतर ते पलीकडे गणेसरेत येथे ते पोचले तेथील लोकांनी येशूला पाहिले व सभोवतालच्या सर्व प्रदेशात निरोप पाठविला व त्यांनी सर्व प्रकारच्या आजार त्याच्याकडे आणले आणि आम्हाला आपल्या वस्त्राच्या काठाला स्पर्श करू द्यावा अशी विनंती केली तेव्हा जितक्यांनी स्पर्श केला तितके बरे झाले